श्री वासिष्ठ महारामा आणि परम पावन अशा त्या परमात्म्यापासून हे विश्व कसे उत्पन्न झाले ते एकाग्र चित्ताने श्रवण कर गाढनिद्रेतील आत्मा हा स्वप्न रूपाने भासतो त्याप्रमाणे ब्रह्मसृष्टीच्या रूपाने भासमान होते त्या परमात्मा स्वरूपातून सर्व प्रपंच हा विव्यवर्तरूपाने भासतो म्हणूनच तर त्याला सर्वात्मा म्हणतात जे विश्व स्वभावता निरंतर भासमान होते ते त्या आण स्वयंप्रकाश परमात्म्याचीच सर्वत्र पसरलेली सत्ता आहे आता सृष्टीच्या आरंभी जगताच्या उत्पत्तीची कल्पना परमात्म्याच्या वृत्तीमध्ये स्फुरते त्यावेळी अहंकाराचा अभ्यास झालेला नसतो परंतु पुढे करावयाच्या सृष्टीचा संकल्प मात्र त्या वृत्तीमध्ये असतो अशा त्या आकाशापेक्षा अधिक शुद्ध अशा वृत्ती रूप बोधालाच इक्षण असे म्हणतात ती परमात्मसत्ता चैतन्य रूप असून तिलाच चित सर्वत्र ईश्वर वगैरे नावे प्राप्त होतात परमात्मसत्ता दृढ होऊन जेव्हा आपल्या परमपदास विसरते तेव्हा तिला समष्टीजीव किंवा हिरण्यगर्भाशी संज्ञा मिळते परंतु जा, त्या स्थितीमध्ये ब्रह्मसत्ते किंचितही बदल होत नाही ब्रह्मसत्तेलाच केवळ भावनेमुळे आणि संख्या झाल्यामुळे ते न होते हिरण्यगर्भानंतर त्या परमात्मसत्तेपासून ख सत्ता उत्पन्न होते पुढे उत्पन्न होणाऱ्या भूताना अवकाश देणे हे तिचे कार्य असल्यामुळे ती शून्य प्राय म्हणजे पोकळीच्या रूपाने असते शब्दादे गुणांचे तेच बीज होय आकाश सत्ते बरोबर हिरण्यगर्भाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो आणि त्याला हेच भविष्यातील जगताचे बीज असून त्यानंतर त्या पोपळीला आकाशे न प्राप्त होते आकाश अहंकार आणि हिरण्यगर्भाची आयुर्मर्यादा संकल्पामुळे भासू लागते ती परमात्मसत्ता अशा तऱ्हेची असून संकल्परूपी शाखांचे बीज होते एका उत्पन्न होऊन तीच सत्ता वायू रूपाने ती सत्ता पुढे घन होऊन शब्द तन्मात्राच्या रूपाने म्हणजे शब्दाच्या सूक्ष्मरूपाने व्यक्त होते पुढे त्यापासूनच सर्व प्रमाणभूत वेदांचा विकास झालेला आहे सारांश वेदरूप बनलेल्या त्या परमात्म्यापासून सर्व जगतात हे उत्पन्न होते अशा आकाश वायू या परंपरेने युक्त असलेल्या परमात्म्यालाच वायूच्या उत्पत्तीनंतर जीव ही संज्ञा प्राप्त होते आणि त्या परमात्म्यापासूनच चतुर्दश भुवने आणि सर्वसाकारभूतसृष्टी उत्पन्न होते वायुरूप बनलेल्या त्या परमात्म्याच्या भावनेमुळे क्षणात स्पर्शतन मात्र उत्पन्न होऊन नंतर त्याच्यापासून आवह प्रवाह आदी निरनिराळ्या एकूण पन्नास वायूंची उत्पत्ती होते सर्व भूतांच्या क्रियांना चालना देण्याचे काम त्यांच्याकडूनच होते पुढे त्या परमात्मस तेजाचा संकल्प होऊन तेज आणि उत्पन्न होते तेजापासून सूर्य अग्नी इत्यादी शाखांची उत्पत्ती होते तेजरूप बनलेला परमात्मा मी जलरूप आहे अशी भावना करतो आणि तो जलरूपाने भासू लागतो पाण्यामध्ये जी मधुरता अनुभवास येते ते रसतन्मात्रेचे स्वरूप असते रसनेंद्रिय आणि त्याचा विषय यांच्या संघ संसर्गाने विषय ग्रहण रूपी संसार उत्पन्न होतो आणि रसनेंद्रिय आपल्या विषयाच्या ठिकाणी आसक्त होते संकल्पाने जलरूप झालेली परमात्मसत्ता पृथ्वी होते आणि तीच सत्ता गंध बनते भावी ब्रह्मांडाचे ते बीज असून मनुष्याधिकांचे आकार त्याच्या शाखा होत भावनेमुळे पृथ्वीर बनलेल्या त्या सर्वधार भूत अशा परमात्म्यापासून सर्व संसार निर्माण होतो अशा रीतीने आकाशादी भूते त्या परमात्म्यापासून उत्पन्न होतात परंतु खरे म्हणजे तो परमात्मा सूक्ष्म भूते केवळ भावनेने स्वतः बनतो त्यापासून पुढे स्थूलसृष्टी कशी निर्माण होते ते आता सांगतो आपल्या भावनेने परमात्मा तन्मात्र रूपाने झाल्यानंतर पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे ती तन्मात्रे एकमेकांशी अशा रीतीने मिसळून जातात की प्रलयाच्या वेळी सर्व साकार वस्तूंचा नाश होईपर्यंत त्याचे शुद्ध स्वरूप उपलब्ध होत नाही अशा रीतीने मिसळून गेलेल्या तन्मात्रापासून पुढे स्थूलसृष्टी परिणाम पावते परंतु ही स्थूल जडसृष्टी भासमान होत असली तरी वटवृक्षांच्या बीजामध्ये पुढे उत्पन्न होणारा वटवृक्ष असतो त्याप्रमाणे ही सृष्टी परमात्मसत्तेत सूक्ष्म रूपाने असते स्वप्नस्थितीत अतिसूक्ष्म नाडीमध्ये हे अवाढव्य जग बीज रूपाने असून प्रत्यक्ष अनुभवास येते त्याप्रमाणे हे जग परमात्मा स्वरूप असून कल्पनेने भासमान होते परंतु ते स्थूल रूपाने भासमान होते तरी पर स्वरूप मध्य अजिबा जगह भाव हा परम विवर्तने विस्तार वेल लगत नहीं सारांश चिद्रूप परम्त्मा संकल्प शब्दी तन्म्र बनते स्वता निराकार जगद्रूप होते तन्मात्र स्थूल सृष्टि से बीज है परमात्म्याशी तद्रूप असलेली मायाशक्ती हे तन्मात्राचे बीज आहे आणि अज्ञानाचा निराश झाला म्हणजे जगताचे ऐश्वर्य स्वतः परमात्माच आहे असा अनुभव येतो इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे द्वादशी सर्ग हा सर्ग तेरा श्री वासिष्ठ म्हणाले रामा सुषिप्तिका प्रमाण प्रलया वे सर्व जीवाधि माया शबल ब्रह्म भावा पर जाऊची उत्पत्ति जीवांची जीवत्ति को क्रमाने होते ते तुला त्यावेळी ज्यामध्ये आकाश तेज तम वगैरेची उत्पत्ती झालेली नाही अशा सम आणि अनंत अशा कारणरूप सद्रूप ब्रह्मामध्ये त्याच्या स्वभावानुरूप चैत्यविषयांचे दृश्यांचे प्रथम स्फुरण होते आणि नंतर चित्त उत्पन्न होते चैत्याच्या चित्त्याशी संयोग झाल्यामुळे समष्टीजीव उत्पन्न होतो मग चैत्याशी विषयांशी तादात्म्य झाल्यामुळे जीवाच्या ठिकाणी अहंकार उदित होतो तो परिपक्व झाला म्हणजे त्यालाच बुद्धी हे संज्ञा प्राप्त होते चित्तातील विषयांचे मनन करू लागल्यामुळे त्याला मन वगैरे होतात शब्दादी तन्मात्रांचे स्पर्शादी तन्मात्रांशी एकीकरण होऊन त्यांच्या योगाने हा स्थूल आणि विस्तृत प्रपंच ते मनच बनते अशा रीतीने स्वप्नातील नगराप्रमाणे हे जग संकल्पामुळे पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन नष्ट होते या जगदरूपी करंजाच्या वृक्ष समूहाचे बीज चिनात्र असून पृथ्वी जल अग्नि इत्यादी भूतांची त्याला अपेक्षा नाही कारण बीज न पेरता हा संसार वृक्ष उत्पन्न होतो केवळ संकल्पाने हवे ते उत्पन्न करण्याची त्या परमात्म्यामध्ये शक्ती आहे स्वप्नामध्ये कल्पनेने उत्पन्न झालेली नगर द्रष्ट्याहून भिन्न नसते त्यामुळे त्याप्रमाणे परमात्म्यापासून उत्पन्न झालेली ही भौतिक सृष्टी तद्रूपच आहे जगाचे बीष तन्मात्र पंचक आणि त्याचे बीज परमात्मा आहे अर्थात जग ब्रह्ममय आहे कारण जे बीज तेच फल असा नियम आहे अशा रीतीने सृष्टीच्या आरंभे महाकाशामध्ये चित शक्तीच्या प्रेरणेने तन्मात्र पंचक उत्पन्न होते परंतु ते तनमात्र परमात्मा परु त्र पंचक ही परमत्मा स्व कल्पने परमांसता नहीं पंचकश्वास्तार परमांम्या कल्पना चिद्रूप है जे असिध अशा वस्तुपास वास्तविक कभी होते आता यावर कदाचित अभी को शंका घर तन्मात्र पंचका ब्रह्मच है ठीक है जग हमें तन्म्रे ही ब्रह्मच है परंतु ही शंका निराधार है तन्म्रे स्थूल जग बनते जर खरे तन्म्रेजे ब्रह्म जग ही ब्रह्मच हुए कारण कार्याप कारण केव भिन्न न्याप्रमा सृष्टीच्या आरंभी तन्मात्र स्फुरण पावतात त्याप्रमाणे स्थितीकालामध्येही ती कारण रुपाने स्फुरण पावत असतात अर्थात जग म्हणून काहीच उत्पन्न झालेलं नाही आणि स्थिती काळीही जे जग भासते ते वास्तविक सत्य नाहीच स्वप्ना तेराप्रमाणे असूनही ब्रह्माकाशामध्ये जीवाकाश सदरूपाने भासते आणि स्वरूपानुभव झाल्यानंतर पृथ्वी आदी करून पंचमहाभूतांचा सर्वस्वी असंभव आहे तसेच आकाशातील काल्पनिक नगराप्रमाणे जीव हा चितस्वरूपामध्ये मिथ्या आहे असाच अनुभव येतो आता जीवाकाशाला अर्थात हिरण्यगर्भाला व्यष्ठी जीवभाव कसा येतो आणि देहादेकांची प्राप्ती कशी होते याचे वर्णन मी करणार आहे ते एक स्वतः परमेश्वरच भावनेमुळे समष्टी जीव म्हणजे हिरण्यगर्भ बनतो नंतर आपल्या विस्तृत स्वरूपाची भावना टाकून देऊन मी अनुरूप आहे अशी भावना करतो कल्पनेतील चंद्र नसताही भासमान होतो त्याप्रमाणे मी लहान आहे या संकल्पाबरोबर तो हिरण्यगर्भधारी परमात्मा द्रष्टा आणि दृश्य या रूपाने भासू स्वप्नात आपण मेल हो आहोत असे पाहावे त्याप्रमाणे त्याला हे द्विव येते पुढे हीच द्वैत भावना स्थूल होऊन अणुस्वरूपी परमात्म्याला स्थूल रूपाचा प्रत्यय येतो आणि यामुळेच जीवाचा लिंग देह आणि भावी स्थूल देह निर्माण होतो ज्याप्रमाणे बाहेरचा पर्वत आरशात आहे असा भास मनुष्य विहिरीच्या बाहेर असून त्याचा देह आतील पाण्यात दिसतो आवाजाचा ध्वनी बाहेर असून तो गुहेतून येत आहे असा भास तसेच स्वप्न आणि मनोराज्य यांच्या मध्ये कल्पनेमुळे आत विषय भासतात त्याप्रमाणे मोहामुळे जीव विषयाची कल्पना करतो आणि वासनेमुळे स्वरूप मी बाहेर पाहतो अशी भावना करतो तेव्हा इंद्रियासहित नेत्र गोलके उत्पन्न होतात ज्या दोन छिद्रातून तो बाह्य वस्तू पाहतो त्यांना नेत्र म्हणतात ज्याच्या योगाने तो स्पर्श करतो त्याला तो त्वगेंद्रिय म्हणतात ज्यामुळे श्रवण करतो त्याला श्रवणेंद्रिय म्हणतात ज्याच्या योगाने वास येतो त्याला म्हणतात ज्याच्या योगाने शरीराची हालचाल होते तो वायू आणि त्याच्या निरनिराळ चेष्टा तीच कर्मेंद्रिय परंतु मनाचे आणि इंद्रियांचे सर्व व्यापार भावनेमुळे ते ब्रह्मच करते ब्रह्मस हिरण्यगर्भाच्या अतिवाहिक देहाची भावना करते पुढे तीच भावना दृढ होऊन आपण अनुरूप आहोत अशी भावना करते आणि अशा परंपरेने असत्य असून सत्य भाषणाऱ्या जीव रूपाने स्थित असते हिरण्य गर्भरूप सूक्ष्म देह धारण करणारे ब्रह्म ब्रह्मांडाची जेव्हा कल्पना करते तेव्हा ब्रह्मांडाचा आकार ते आपणामध्ये पाहते <coughs> कधी जलामध्ये वास करणारे ब्रह्मांड शरीर तर कधी चतुर्मुख ब्रह्मदेव अशा तऱ्हेची निरनिराळी रूपे आपलीच आहेत असे ते पाहते पुढे मग देश काल क्रिया द्रव्य वगैरे नानाविध कल्पना करून तेच आपल्याला गर्भातबद्ध करून घेते ते स्वतः आपल्या कल्पित शब्दांचा निर्माण करता असूनही आपण त्या मिथ्या कल्पनामध्ये शब्दांनी बांधून घेते हिरण्यगर्भाचा देह अतिवाहिक असून त्याने कल्पनेने निर्माण केलेला जगताचा भ्रम मिथ्या आहे स्वप्नामध्ये आपण आकाशात उड्डाण करीत असल्याचा भासवतो त्याचप्रमाणे ब्रह्मदेव वस्तुत उत्पन्न झाला नसून स्वतः कल्पनेने उत्पन्न झाल्यासारखा भासतो तसेच ब्रह्मांडाचा भ्रम उत्पन्न झालेला दिसत असूनही वास्तविक काहीच उत्पन्न झाले नाही तर तो अतिवाहिक देह धारण करणारा आद्य प्रजापती ब्र, ब्रह्माकाश रूपाने जसा आहे तसा आहे त्याच्यामध्ये यत्किंचितही विकार उत्पन्न झालेले नाही एखाद्या चित्रकाराने रंगाचा उपयोग करून चित्र काढावे तसे हे जगत जगदरूपी चित्र नाही ते कोणी रंगवलेले नाही पण असे असूनही ते भासमान अर्थात कल्पनेतील नगराप्रमाणे ते सदृपत्वाने भासत असून असत मिथ्या आहे ते कोणी निर्माण केले नसूनही प्रत्यक्षात अनुभवास येते आणि सत्य नसूनही सत्यवत दिसते ब्रह्मदेवाने आपल्या संस्कारानुरूप निर्माण केले असेल असे म्हणावे तर तसेही नाही कारण महाकल्पांताच्या वेळी ब्रम्हदिदेव मुक्त होतात यासाठी पूर्वसंस्काराच्या स्मरणामुळे ब्रह्मदेव हे जग निर्माण करतो हे म्हणणे बरोबर नाही अर्थात स्वयंभू ब्रह्मदेवाचे जे स्वरूप ते त्याच्यापासून निर्माण झालेल्या जगाचे असले पाहिजे असे उघळ होते आता यावर तू कदाचित असे म्हणशील की परमात्मा अनादि असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अनादि संस्कार आहेत आणि त्यामुळे तो पुन्हा पुन्हा जग निर्माण करतो परंतु हेही म्हणणे बरोबर कारण स्त्रियाधिकांचे दर्शन झाले तरी स्वप्न नाहीसे होऊन मनुष्य जागृत झाला म्हणजे स्वप्नस्थिती खोटी आहे असा अनुभव येतो त्याप्रमाणे पृथ्वी आदी करून भोवते आपल्या ठिकाणी नाहीतच असा परमात्म्याचा अनादी अनुभव आहे यासाठी परमात्मा जसा आकाश रूप आहे तसे जगही आकाश रूप आहे ज्याप्रमाणे द्रव, द्रवत्व हा धर्म पाण्याहून नावाने भिन्न असला तरी वस्तुत भिन्न नाही त्याचप्रमाणे जग परमात्म्याहून मुळीच भिन्न नाही सृष्टीचा एवढा विस्तार दिसत असला तरी तिच्यामध्ये परमात्मा समत्वाने स्थित आहे दृश्य ब्रह्मांड भासमान होत असते तरी ते चैतन्यच आहे आणि आत्म्याने अज्ञानाने निर्माण केलेला तो भ्रम आहे परमात्म्याला कशाचा आधार नाही तो कशाचेही आधेय होत नाही तो अद्वैत आहे पण ही कल्पना त्याच्या ठिकाणी नाही जगताचा तो आधार आहे असे जगाच्या दृष्टीने भासते पण जग भासले तरी ते उत्पन्न झालेच नाही परम शांत आणि निर्मल असा परमात्माच काय तो असतो संसार वास्तविक नसून जे आहे असे वाटते तेही तोच आहे आधार अधेय द्रष्टा दृश्य ब्रह्मांड ब्रह्मदेव जगत जन वगैरे काही नाही जग हे उत्पन्न झालेले नसल्यामुळे त्या संबंधाचे वाद हे वितंडवादच ठरतात शांत अशा परमात्माच काही तो नित्य असतो आणि मोहामुळे तो जगरूपाने भासतो लाटा जशा मिथ्या असूने त्या पाण्यावर भासतात त्याप्रमाणे जग मिथ्या असूनही चैतन्य स्वभावामुळे ते सत आहे असे भासते आणि त्याप्रमाणे व्यवहार घडतो स्वप्नातील आपले मरण आपल्याला भासले तरी जागृतीमध्ये तो भास नाहीसा होतो इतकेच नव्हे तर स्वरूपाच्या दृष्टीने असेच म्हणावायसारखत नाही की अनादी अखंड निरामय ज्ञान मात्र आकाशरूप असे सत्यस्वरूप काय ते आहे आकाशरूप असे सद्रूपच प्रजापती रूपाने म्हणजेच ब्रह्मदेवाच्या रूपाने व्यक्त होते त्या ब्रम्हदेवाचा देह भौतिक नसून तो अतिवाहिक आहे याकरता तो स्वतः आकाशरूपच असल्यामुळे पृथ्व्यादी भूते खरी नाहीत आणि ती मुळात उत्पन्नच झाली नाही इति श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे त्रयोदश सर्ग हा सर्ग श्री वशिष्ठ पुढे म्हणाले रामा मी तुना येतपर्यंत वर्णन करून सांगितले त्यावरून एक गोष्ट तुझ्या लक्षात आलीच असेल ही जग मी तू वगैरे जात उत्पन्न झालेले नाही आणि म्हणूनच स्थितीकालीही ते नाहीच जे काही आहे ते परब्रह्मच आहे ज्याप्रमाणे शांत अशा समुद्राच्या पोटातील पाणी स्पंदरूप पावते त्याप्रमाणे परब्रह्मस आपले आकाश रूप न टाकता स्वतः जीव बनते आणि अंतःकरणाची वृत्ती स्वप्नातील काल्पनिक पर्वत बनते त्याप्रमाणे चैतन्य वृत्ती ही विराटात्म्याच्या रूपाने बनलेली आहे विराटात्म्याचा देह पृथ्वीव्याधिक भौतिक पदार्थांचा बनलेला नाही तर तो केवळ मनोमय असून आकाशाप्रमाणे स्वच्छ आणि चिद्रूप आहे स्वप्नातील पर्वत स्थिर व्हावा चित्र काढणाऱ्याच्या चित्रातील कल्पना स्थिर होऊन चित्रातील सैन्य दिसावे त्याप्रमाणे या अफाट जगाची स्थिती आहे जगातील सर्व जीव म्हणजे विराटात्मरूपी स्तंभावरच्या कोणीही न कोरलेल्या प्रतिभा असून त्यांची स्थिती चित्रे न कोरलेल्या स्तंभाप्रमाणे आद्य प्रजापतीला स्वयंभू म्हणतात व त्याच्या ठिकाणी जगताच्या उत्पत्ती संबंधाचे पूर्वसंस्कार नसतात महाप्रलयाच्या वेळी सर्व ब्रेव मुक्त होतात आणि प्रत्येक कालाच्या आरंभी सृष्टीचे उत्पत्ती करते ब्रह्मदेव हे निराळे असतात अर्थात सृष्टी उत्पन्न करण्याचा त्यांना पूर्व अनुभव नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी पूर्वसंस्कार असणे शक्य नाही तो परमात्मा भिंतीवरील चित्राप्रमाणे जगताच्या रूपाने भासमान होतो आता त्या ते चित्राबरोबर त्यांना आधारभूत असलेली भिंतही अनुभवायला येते परंतु अशा रीतीने जगताला परमात्मा अनुभवायला येत नाही कारण निर्विकल्प चैतन्यामध्ये द्रष्टा दृश्य स्त्रष्टा सृष्ट वगैरे कल्पना भिन्नत्वाने नाही तर दृश्य हे वगैरे तोच आहे या सर्व शब्दांनी वर्ण्यवस्तू तो परमात्मा असून एका दीपाच्या ज्योतीवरून अनेक दीप लावले जावे त्याप्रमाणे त्या, त्या परमात्म्यापासून सर्व जीव त्याच्या संकल्पामुळे उदय पावतात ज्याप्रमाणे एका स्वप्नामधून दुसरे स्वप्न उत्पन्न व्हावे किंवा एका कल्पनेतून दुसरी कल्पना निर्माण व्हावी त्याप्रमाणे मिथ्या हिरण्यगर्भापासून सर्व जीव उत्पन्न झाले आता हे सर्व जीव उत्पन्न होण्याला सहकारी कारणांचा अभाव असल्यामुळे ते तद्रूपच आहेत <coughs> कारण सहकारी कारणांच्या अभावी जे कार्य निर्माण झालेले दिसते ते कारण रूपच असते असा नियम आहे सारांश ब्रह्मच विराटात्मा विराटात्माच सृष्टी आणि तोच जीवाकाश बनलेला आहे परंतु विराटात्मा तसेच व्यष्टी समष्टी जीव हे सर्व ब्रह्मरूपच आहेत त्याला सत्ता श्री राम जीव, जीव ब्रह्म ही सत्य है व्यष्टी समीजी अस्य है निवेदना आशय है परंतु ब्रह्म समीजी व्यष्ठी जीवांचे अस्तित्व प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत असल्यामुळे वेष्टी जीव तेवढे खरे आहेत असे म्हणायला हरकत काय समष्टी मिथ्या असून व्यष्ठी सत्य आहे असे व्यवहारातही प्रत्यक्ष दिसून येते कारण एखादी सभा कुठून उठून गेली असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या समष्टीतील व्यक्ती अर्थात सभेतील निरनिराळे लोक नाहीसे होत नाहीत तर ते कायमच असतात हाच न्याय जीवाला समष्टीचे मिथ्यात्व आणि व्यष्ठी जीवांचे जी सत्यत्व मानण्याला काही हरकत असावी असे मला वाटत नाही <coughs> यासाठी व्यष्टीजीव मर्यादित आहे की काय तसे तसेच समष्टीजीव म्हणजे अनेक जीवांच्या योगाने बनलेल्या अनंत राशी आहेत किंवा अनंत जीवांचा संयोग होऊन पर्वताप्रमाणे त्यांचा एकच पिंड बनलेला आहे हे मला सांगा मेघातून पर्जन्याच्या धारा पडू लागतात समुद्रातून पाण्याचे फवारे उसळत असतात किंवा तापलेल्या लोखंडावर घणाचे घाव मारले असतात त्यातून ठिणग्या बाहेर पडतात त्याप्रमाणे सृष्टीतील सर्व जीव कशापासून निर्माण होतात ते मला सांगा आपले म्हणणे मला समजले आहे परंतु जीव सत्य आहेत असे जे मला वाटत आहे त्याविषयी आपले काय म्हणणे आहे ते मला स्पष्ट करून सांगा त्यावर श्री वसिष्ठ म्हणाले रामा जीव मन एक आहे, ही ही कल्पना जिथे खरी नहीं तिथे जीवन राशि संभव कसा निर्माण होईल बरे। हो सींग आकाशात उड़न गेले ही कल्पना जशी खरी नहीं तशी तुझी शंका ही योग्य नहीं व्यष्टी जीव उत्पन्न आणि ते सत्य आहेत असे गृहीत धरून जीवांचे स्वरूप परिमित आहे आणि समष्टी जीव म्हणजे अनेक परमाणूंची एक राशी किंवा पर्वताप्रमाणे बनलेला एक पिंड आहे अशी तुशी कल्पना झालेली दिसते परंतु एका जीवाचेही अस्तित्व नसताना अनेक जीवांचा समुदाय किंवा जीवांचा पिंड कोठून असणार जीव शब्द ही केवळ एक कल्पना आहे आणि जीवाच्या या एका कल्पनेबरोबर दुसऱ्या अनेक कल्पना गृहीत धराव्या लागतात परंतु त्या सर्व कल्पना आहेत अर्थात मिथ्या आहेत असा तुझ्या बुद्धीचा निश्चय असू दे व्यष्टीजीव आणि जीव ह्या कल्पना सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन करण्याकरता गृहित धरावे लागतात आणि तसे गृहित धरून तर समष्टीजीव आणि व्यष्टीजीव असे फरक मी केले आहेत परंतु वस्तुत शुद्ध चिन्मात्र असे एक ब्रह्मच कायदे ते आहे तेच व्यष्टी आणि समष्टी भावाने भास मानवते ब्रह्म सर्व असल्यामुळे एखाद्या लतेवरील फुलाप्रमाणे सर्व मूर्त आणि अमूर्त सृष्टीची आपणामध्ये कल्पना करते आणि त्या कल्पनेप्रमाणे सर्व मूर्त आणि अमूर्त वस्तू निर्माण केल्या जात हे नीट स्वतः पाहते जीव बुद्धी क्रिया क्रियांचा स्पंद मन द्वित्व एकत्व वगैरे सर्व कल्पना हा त्या ब्रह्मसत्तेचा विकास असून त्या सर्व रूपाने ते आपणच आपला विषय बनते अविद्येमुळे ब्रह्म जगरूपाने भासते परंतु ब्रह्मज्ञान झाले म्हणजे जग ब्रह्मच आहे असा अनुभव येतो आत्मबोधाने अज्ञान नष्ट होते परंतु हा आत्मबोध होणे दुष्कळ आहे तो एकदा प्राप्त झाला म्हणजे जसा दिव्या अंधकार पुढच्या कोठे पडून जातो ते समजत देखील नाही त्याप्रमाणे ज्ञानामुळे निवृत्त झालेला अज्ञान रूपी अंधकार जातो जातो कुठे आणि असतो कोणत्या रूपात हे समजत सारांश ब्रह्म जीवात्मा आहे तो ब्रह्माहून निराळा होऊ शकत नाही किंवा त्याचे विभागही करता येत नाही सर्वशक्तिमान, शक्तिमान अनादी अनंत अबाधित अखंड अपरिछिन्न अशी एक महा चैतन्य रूपी शक्ती असून तिथे केव्हाही निरनिराळे विभाग करता येत नाही इतकेच नव्हे तर भिन्न जीवांच्या ज्या कल्पना उद्भवतात ती आत्मानुभवाच्या हो दृष्टीने चैतन्य शक्तीचीच विविध रूपे आहेत त्याना चैतन्य होऊन निराळे अस्तित्व नाही असे सिद्ध होते श्रीरामाने त्यावर प्रश्न केला भगवन आपले म्हणणे महाजीव या सर्वांचे ऐक्य आहे असे मानायचे तर ईश्वरी इच्छेविरुद्ध व्यष्टीजीवाने तशी इच्छा केल्यास सर्व जीवांना बंध किंवा मोक्ष प्राप्त होऊ नये मग श्री वशिष्ठ म्हणाले रामा प्रथमतः प्राप्त होते ईश्वर हाथ सर्व शक्ति सत्य संकल्प्रमा सर्व जीव कार्य कर सर्व जीवित्व संबंध ने कल्पना कर सर्व, सर्व जीव उत्पन्न होता सर्व जीव सत्य त्या संकल्प ईश्वराच्या अधीन राहून तो जशी प्रेरणा करेल त्याप्रमाणे आपापली कार्य नेमून दिल्याप्रमाणे करीत राहतात ब्रह्माच्या वास्तविक वास्तविकरित्या उत्पन्नही न झालेल्या ईशक्तीने आपल्या इच्छेनुसार सर्व जीवांचे व्यवहार व्हावेत असा नियम करून ठेवला आहे तेव्हा त्याच्या संकल्पाप्रमाणे सृष्टीचे सर्व व्यवहार चाललेले असतात आता यावर तू प्रश्न करशील की काही सत्य संकल्प साध्य ऋषी तपोबला प्रश्नाचे ज्या ऋषीचे संकल्प सिद्ध झालेले असतात त्यांच्या ठिकाणची ती अद्भुत शक्ती ईश्वरानेच तशी इच्छा केल्यामुळे आलेली असते ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय अनुग्रहाशिवाय कोणाचाही संकल्प सफल होणे शक्य नाही सर्वांच्या क्रियांची फळे प्राप्त होणे ईश्वरेच म्हणता येते ईश्वर असून तोच समष्टी जीव आणि व्यष्ठी जीव केवळ कल्पनेमुळे बनलेला आहे हा ह्याचा निष्कर्ष होय चैत्याच्या म्हणजे विषयांच्या संवेदनेमुळे ब्रम्ह जीव बनवून संसारामध्ये पडते विषयांच्या संवेदनाचा जीवाने निराश केला म्हणजे तेच पुन्हा आपल्या ब्रह्मरूपामध्ये जाऊन पोहोचते लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला असता त्याचे तात्काळ सुवर्ण बनते त्याप्रमाणे कनिष्ठ जीवांना तत्काल किंवा परंपरेने मोक्ष स्थिती प्राप्त करून देता येते सर्व जीवांचा समुदाय महाकाशामध्ये नसूनही सद्रूपाने भासमान होतो अर्थात हा केवळ चैतन्याचा चमत्कार आहे अशा रीतीने चैतन्याच्या स्वभावामुळे त्याच्यात अहंकाराचा उदय होतो आणि पुढे होणार आहे आणि पुढे त्याच्याच पासून सर्व विषय उत्पन्न होतात विश्व हा ब्रह्माचा परिणाम आहे तो ब्रह्मावर भासणारे एक विकार आहे अशा रीतीचे उद्गार नेहमी काढले जातात परंतु खरे चित शक्तीच चितशक्ती चित बदल नव्हता आणि स्वभावताच हा विश्वाचा पसारा भासू लागतो चैतन्यामध्ये जो अविच्छिन्न विलास तोच जग ही संज्ञा भ्रमाने मिळवतो चैतन्याची शक्ती ही आकाशापेक्षाही सूक्ष्म असून ती सर्वत्र विस्तारलेली आहे तिच्या स्वभावामुळेच ती अहमवृत्ती रूपाने उदय पावते पाण्यावरील तरंगाच्या पद्धतीनेच ही अहमवृत्ती आत्म्यामध्ये आप, स्फुरण पावते आणि तीच उत्तर उत्तरोन जगदरूप बनून निराळेपणाने त्याला पाहू लागते सारांश जगताचा हा रमणीय आणि चमत्कृतीपूर्ण असा दृश्यात्मक आभास ते चैतन्यच आपणामध्ये केवळ कल्पनेने निर्माण करते आणि त्यालाच जग असे म्हणतात हे राघवा अशा प्रकारे अहंकार हा चैतन्यापासूनच निर्माण झालेला असून त्या चैतन्याचाच तो आहे अहंकार ही त्या चैतन्याचीच कल्पना आहे त्याचप्रमाणे तन्मात्रे जग वगैरे सर्व त्याच्या कल्पनेमुळे उत्पन्न झाले आहे अर्थात हा त्या चैतन्याच्या कल्पनेचा विलास असल्यामुळे तो मिथ्या आहे ब्रह्मामध्ये द्वैत अद्वैत वगैरे कल्पना नाहीतच या याकरता जीवभावाला कारणीभूत होणाऱ्या विषयांच्या कामना कर्म वासना यांचा प्रथम त्याग करून मी तू वगैरे अज्ञानामुळे निर्माण झालेल्या भेदभावना टाकून द्याव्या म्हणजे सत आणि असत किंवा कार्यने कारण हे विकल्प अस्तंगत हे राघवा तुला ब्रह्मसाक्षात्कार होईल आकाशातील मेघ नागाचा वास्तविक सत्ता नाही रामा व्यष्टी जीवाचा देह हो आणि समष्टी जीवाचा देह हो हे वस्तुत शून्यच आहेत विश्वाचा आकार हा चैतन्याचा विलास आणि कल्पनेने निर्माण केलेला एक चमत्कार असल्याने त्याचे स्वरूप हे चैतन्याहून निराळे नाही कारण जो ज्याचा विलास असतो त्याचे स्वरूप त्याहून भिन्न नसते असा नियम आहे पाण्यावर दिसणाऱ्या लाटा ह्या पाण्याचाच विलास करतात त्यामुळे त्या लाटा पाण्याहून निराळे नसतात आता असे पहा साकार वस्तूंची जर अशी स्थिती आहे तर निराकार ब्रह्मा ब्रह्मासंबंधी बोलायलाच नको नाम रूप रूपरहित आणि निर्विषय अशा चैतन्याचे जे स्वरूप तेच त्या निरनिराळ्या आकाराने स्फुरण पावणाऱ्या आणि सर्वत्र विस्तारलेल्या जगाचे वास्तविक स्वरूप आहे या जगामध्ये मन बुद्धी अहंकार पंचमहाभूते पर्वत दिशा वगैरे सर्वांचा समावेश होतो पण जग हे चिद्रूप असल्याने ही सर्व रचना त्या चैतन्याची आहे असेच म्हणावे लागते चैतन्याची सत्ता म्हणजे जग जर जगच नसेल तर चैतन्याचे चित्त चित्व कसे नाहीसे होऊन ते अचित ठरवू लागेल जगत हे केवळ कल्पनेमुळेच भिन्न भासते मग ती कल्पनाच नसेल तर जग कोठून भणार मिऱ्यांचा तिखटपणा मिऱ्याहून वेगळा नसतो तसेच जीव आणि जीवाची उपाधी ही निरनिराळी नसतात चैतन्याच्या शक्तीचा विकास म्हणजेच अहंकार त्यालाच पुढे प्राण शक्तीचा स्पंद कर्म इत्यादीमुळे जीव हे ना प्राप्त होते परंतु अशा रीतीने चित्ताच्या उदयापासून अहंकार अहंकारापासून जीव वगैरे विकार जरी उद्भवतात तरी त्याला म्हणजे जीवाला मर्यादित करणारी उपाधी मिठ्ठ्या असल्यामुळे जीव भिन्न दिसले तरी वस्तुत ते चैतन्याहून भिन्न नसतात आता यावर अशी एक शंका कदाचित उत्पन्न केली जाईल की चैतन्य आणि त्याची स्पंदशक्ती यामध्ये भेद असल्यामुळे अहंकार आणि प्राण या उपाधीनी युक्त असलेला जीव चैतन्याहून भिन्न आहे परंतु ही शंका योग्य नाही कारण चित शक्तीने युक्त असलेला अहंकार आणि स्पंद शक्तीने युक्त असलेला प्राण यांच्यामध्ये कर्ता आणि कर्म असा संबंध दिसत असला तरी कर्ता आणि कर्म यांच्यामध्ये वस्तुत भेद नाही कारण चैतन्याचा का स्पन्द कर्म तो जीव हो जारी भिन्न भिन्न दूपनिरा वास्तविक जग हे ही चैतन्य हूँ वेगले नहीं जग मे निर्विषय चित्त प्रकाशा एक छटा हो जगत कार्य कारण रूपी पदार्थ द ते त्या चैतन्याहून भिन्न नसतात अशा त्या चैतन्याचा शस्त्राने भेद करता येत नाही अग्निमध्ये त्याला जाळता येत नाही पाण्यात त्याला भिजवता येत नाही किंवा वायू त्याला सुकू शकत नाही कारण ते चैतन्य नित्य सर्वव्यापी अव्यक्त अचल अशा स्थितीत निरंतर असते परंतु हा सिद्धांत ज्यांना कळत नाही त्या अपसात उगीच भांडत बसतात आणि इतरांना आपल्या भ्रमाने चकवण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही मात्र या भ्रमाच्या आतीत अज्ञानी मनुष्य मूर्त दृश्य हा सत्य मानतो त्यामुळेच त्याला जीव जग वगैरे सर्व वस्तू भिन्न दिसतात परंतु ज्ञानी मनुष्य हा सर्व दृश्य जग अमूर्त आहे असे मानतो म्हणूनच जगातील सर्व सतसत वस्तू आत्मस्वरूपावरील विवर्त आहेत असा त्याला अनुभव येतो जगाला सत्य किंवा मिथ्या मानणे हाच अज्ञानी आणि ज्ञानी द्वैती आणि अद्वैती यांच्यातील फरक आहे विषयाशक्ती रूप जलाचा चैतन्य वृक्षार वर्षा होत चैतन्य रूपी वसंत ऋतू आकाशाप्रमाणे स्वच्छ अशा करतो, परंतु हे चैतन्य म्हणजे ब्रह्म आपल्या स्वतःच्या कल्पनेने सर्व जीव आणि जग निर्माण करते त्याप्रमाणेच ज्ञानाने त्या, त्या कल्पनांचा निराश करून आत्मस्वरूपात स्थिर होते हे विचित्र ब्रह्मरूपी अंड कोणत्याही क्रियेवाचून जगदरूपाने स्फुरत असते तो परमात्मा हाच ब्रह्मांडामधील स्पंद पावणारा विचित्र धातूंचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी तोच, तो तोच बनलाय जगातील तो बनला ता ता ता सर्व देश तो चिदात्मा बनलाय तसेच हा सर्व दृश्याचा पसारा म्हणजे त्याचाच विकास आहे सर्व विषयांचे ज्ञान अस्तंगत झाल्यावर तो आपल्या मूल स्वरूपात स्थित असतो स्थावर पदार्थाच्या रूपाने तोच निद्रिस्त झालाय सारांश हा सर्वत्या त्या परमात्म्याच्या चितशक्तीचा स्वाभाविक विलास किंवा चमत्कार आहे अशा परमात्मा स्थितीच्या दृष्टीने जग आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा त्याचे उत्तर हेच असते की परमात्म्याच्या दृष्टीने जग आहेही आणि नाहीही चैतन्य हा प्रकाश आहे असे म्हटले तर जग हे त्याचे भासस्वरूप आहे परंतु प्रकाशत्व हा धर्म प्रकाशाहून वेगळा नसतो अर्थात जग हे परमात्म्याहून भिन्न नाही ब्रम्ह हे आकाश आणि जग हे त्याचे शून्यत्व असे मानले तर शून्यत्व हे आकाशाहून भिन्न नसल्यामुळे जग हेही परमात्म्याहून परब्रह्माहून भिन्न नाही ब्रह्म हे महातेश आणि जग हे त्याचे महारूप परंतु महारूप हे महातेजाहून वेगळे नसल्यामुळे जग हे ब्रह्माहून वेगळे नाही ब्रह्म हा वायू आणि जग हा त्याचा स्पंद असे म्हणायचे तर वायूचा स्पंद हा वायूहून भिन्न नाही तसे जग हे ब्रमाहून भिन्न नाही असे ठरते ब्रह्म हा मेघापासून उत्पन्न झालेला अंधकार असून जग हा त्याचा कृष्णवर्ण हो परंतु अंधकाराचा कृष्णवर्ण त्याच्याहून भिन्न नसतो त्याप्रमाणे जग हे ब्रह्माहून भिन्न नाही ब्रह्म हा सूर्य तर जग हा दिवस म्हणजे दिवस जसा सूर्याहून निराळे करता येत नाही तसेच हे जग ब्रह्महून निराळे करता येत नाही तेल जळून गेले म्हणजे काजळ शिल्लक राहते त्याप्रमाणे जगताचे मिथ्यात्व अनुभवास आले म्हणजे ब्रह्म शिल्लक राहते जगाला स्वतःची सत्ता नाही परंतु अधिष्ठान रूपाने किंवा ब्रह्मरूपाने जगाला सत्यत्व येते चैतन्य हा अग्नी आणि जग ही त्याची उष्णता चैतन्य हा शंख आणि जग ही त्याची धवलता चैतन्य हा पर्वत आणि जग हे त्याचे जठर चैतन्य हे जल आणि जग हे त्याचे द्रवत्व चैतन्य हा ऊस आणि जग ही त्याची माधुरी चैतन्य हे दूध आणि ज ही त्याची स्निग्धता चैतन्य हे ब्रह्म आणि जग हे त्याच्या ठिकाणची शीतलता चैतन्य बर्फ आणि जग हे त्याच्या ठिकाणची शीतलता चैतन्य ही ज्वाला आणि जग हा प्रकाश चैतन्य ही मोहरी तर जग हे त्याचे तेल चैतन्य ही नदी आणि जग त्या लाटावरील लाटा चैतन्य हे मध आणि जग हे त्याची माधुरी चैतन्य हे सुवर्ण आणि जग हा त्याचा अलंकार चैतन्य हे फुल तर जग हा त्याचा सुगंध चैतन्य ही लता आणि जग हे त्यावरील लतेवरील फळ अशा प्रकारे चैतन्य सत्ता म्हणजे सत्ता आणि जगाची सत्ता म्हणजे चैतन्याचे शरीर हो आकाशात नीलवर्ण नसतानाही भासतो त्याप्रमाणे जगताची भिन्नता ही भासमान होते सत आणि असत रुपाने भासणारे कार्यकारणांच्या रूपाने भासणारे सर्व पदार्थ वास्तविक रीतीने गेले तर चिद्रूप आहेत जग आणि ब्रह्म यांचे ऐक्य असल्यामुळे जगताची सत्ता आणि असत्ता ब्रिन भिन्न भिन्न नसते अधिष्ठानाशिवाय वेगळे असे त्यांना अस्तित्व नसल्यामुळे ती ब्रमाशी एक रूप आहेत जग यांचा संबंध अवयवी आणि अवयव यांच्याप्रमाणे परंतु अवयव आणि अवयवी ह्या कल्पना सुद्धा सशाच्या शिंगाप्रमाणेच मिथ्या होत पर्वत समुद्र पृथ्वी नद्या जग वस्तुता नाहीच स्वानुभवाला झाकून टाकणाऱ्या वाटतात त्यांचा धिक्कार असो एक चैतन्यच काय ते सत्य आहे त्या व्यतिरिक्त इतर कल्पना हा केवळ भ्रम चितस्वरूप हे एखाद्या शिळेच्या गाभ्याप्रमाणे जगदरूपाने भरलेले असून ते स्वतः अत्यंत निर्मळ आहे एखाद्या स्फटिक शिळेमध्ये बाह्यवस्तूंचे प्रतिबिंब दिसावे त्याप्रमाणे जग मिथा असूनही त्याचे चैतन्यामध्ये प्रतिबिंबातील पदार्थांना अधिष्ठान आकाशामध्ये पंचमहाभूतांचा प्रपंच हा आकाशातील नीलवारणाप्रमाणे भासमान होतो वृक्षाच्या एखाद्या पानात शिरा निरनिराळ्या दिसतात परंतु निराळ्या नसतात तसेच जग हे ब्रह्मामध्ये भासूनही त्याच्याशी ते तद्रुपत्वाने असते सत असत माझे तुझे इत्यादी भेदभावना ह्या केवळ काल्पनिक आहेत जगातील सर्व कारणांचे अधिकारण पितामह ब्रह्मदेव असून समष्टी जीवांचे चित्त हेच त्यांचे स्वरूप होय परंतु चेत्याचा म्हणजे विषयांचाच मुळी अभाव असल्यामुळे चित्तालाही वास्तविक सत्ता नाही चित्त म्हणजे चित्त असे अनुभवाने ठरत असले जगाप्रमाणे त्याच्या उत्पत्ती करत्या ब्रह्मदेवाला चैतन्याशिवाय स्वतंत्र सत्ता असेल हे बोलावंच नको जसे बीज हे चांकुराच्या रूपाने भासते तसेच येथे ब्रह्म त्या चैतन्य जगद भासते असा सिद्धांत निघतो यासाठी म्हणून हे रामचंद्र त्रिभुवन हे महाचितीमध्ये भासले तरी त्या आकाशाप्रमाणे शून्य आणि भेदरहित आहे हे लक्षात आणून सर्व दृश्य हे ब्रह्मच आहे या अनुभवापर्यंत तू येऊन राहा श्री वाल्मिकी म्हणाले वसिष्ठ मुनिने अशा रीतीचे भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली सूर्य असताच गेला तेव्हा सभेतील मुनी वसिष्ठ मुनींना नमस्कार करून स्नान संध्यादी विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले आणि रात्र संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणाबरोबर त्या वसिष्ठ मुनीकडे परतले सिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरे चतुर्दशे सर्ग